मुस्तक, फुलाचा प्रयोग व सोराबणी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील फुलाचा प्रयोग प्रकरण आठवे घरी वृद्ध आत्या घरी होती एक दिवस सारे चांगले होईल या आशेवरती जगत होती फुलाच्या बागेची काळजी घेत होती आणि एके दिवशी फुला घरी आला एकटा नाही आला तर त्याच्याबरोबर कोणीतरी होते आत्या ओळखलेस का फुला पाया पडून म्हणाला अरे तुला कमी ओळखणार नाही आलास मी म्हणतच होते की तू येशील किती रे वाळलास तुरुंगातून जिवंत आलास हीच देवाची कृपा आणि ही कोण तुला सून आणली आहे राजाने माझे लग्न लावले चांगली आहे की निसून म्हणतं असं लग्न कर झाले ना तर तुझ्या मनासारखे फुलाने प्रेमाने विचारले कळी आत्याबाईच्या पाया पडली जन्म सावित्री हो असा मातारीने आशीर्वाद दिला तिने ते दोघांच्या डोक्यावरून प्रेमळ हात फिरविला तिला खूप आनंद झाला नंतर एके दिवशी कळी व फुला कळीच्या वडिलांकडे गेली उभयता पाया पडली फुला म्हणाला मला क्षमा करा म्हातारा गईवरला, मी आता नोकरी पुरे करतो तुमच्याकडे येऊन राहतो येऊ ना कळी मी एकटा कसा राहू इकडे पिता म्हणाला तुम्हाला न्यायलाच आम्ही आलो आहोत आता विश्रांती घ्या आमचा संसार पहा तुमचा आशीर्वाद द्या तो लफंगा बसलाय तुंगात त्याला मी जावई करणार होतो देवाने वाचविले कळीचे नशीब थोर म्हातारा म्हणाला ती सारी फुलाच्या घरी आली फुला व कळी फुले फुलवू लागली त्यांचा जोडा फार शोभे गावातील म्हातारी माणसे त्यांचे कौतुक करीत फुलाच्या बागेचे डबू साहेब रक्षण करी लहान मुले मुली फुले तोडायला येत त्यांना तो दटावी परंतु शेवटी फुले देई कळी व फुला यांचा संसार सुखाच झाला त्यांना जसे सुख मिळाले तसे तुम्हाला सर्वास मिळो संपली कथा हरो सर्वांची व्यथा संपली फुलाची गोष्ट होत वाचणारे संतुष्ट